स्कंद नववा अध्याय पाचवा सरस्वतीचे वाणी स्तोत्र श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा पूर्वी याज्ञवल्क नावाच्या स्तोत्राने देवीची स्तुती केली तेव्हा त्यांच्या संपूर्ण फलद्रुप झाल्या असे हे फलदायी देवीचे स्तवनाईक पूर्वी एकदा गुरूंचा शाप होऊन त्या मुनींची सर्व विद्या नष्ट झाली तेव्हा याज्ञवल्क दुःखाने व्याप्त झाला आणि पुण्यप्रत अशा सूर्यस्थाना परत गेला तपश्चर्याच्या बला पोहचला तेथे, तेथे दृष्टी गोचर अशा लोला तो, तो शोक शोकविभल होऊन करू लागला तो पुन्हा पुन्हा रडू लागला त्यावेळी सर्वनियंता जो सूर्य त्याने त्याला वेद आणि वेदांग शिकवले हे केलेले अध्ययन स्मरणात राहावे म्हणून वाघदेवीचे भक्तीपूर्वक स्तवन करण्यास सूर्याने मुनीला सांगितले आणि तो दिनानाथ अंतर्धान पावला त्यानंतर याज्ञवल्क्याने सुस्नात होऊन अत्यंत भक्तीने तनपूर्वक देवीची स्तुती केली याज्ञवल्क म्हणाला हे माते मी गुरुच्या शापामुळे स्मृतिभूष झालो आहे तसेच माझी विद्या लोप पावली आहे तेव्हा अशा प्रकारे दुःखी आणि निस्तेज झालेल्या मला क्षमा कर ज्ञान स्मृती विद्या शिष्यांना ज्ञानदान करण्याची शक्ती ग्रंथ कर्तृत्व शक्ती अत्यंत प्रतिष्ठित असा शिष्य सज्जनांच्या दे हे देवी हे सर्व दैवयोगाने माझ्यापासून नष्ट झाले आहे म्हणून ते पुन्हा नूतन कर ज्याप्रमाणे एखाद्या वेळी भस्मामध्येही ईश्वर अंकुर उत्पन्न करतो त्याचप्रमाणे लुप्त झालेले सर्व ज्ञान मला पुन्हा दे हे देवी हे सर्व दैवयोगाने माझ्यापासून नष्ट झाले आहे म्हणून ते पुन्हा नूतन कर ज्याप्रमाणे एखाद्यावेळी भस्मामध्येही ईश्वर अंकुर उत्पन्न करतो त्याचप्रमाणे लुप्त झालेले सर्व ज्ञान मला पुन्हा दे ब्रह्मस्वरूप परम ज्योतिरूप सनातन सर्व विद्यांची मुख्य देवी जी सरस्वती तिला नमस्कार असो विसर्ग अनुस्वार मात्रा यांचे आश्रयस्थान असे जे अक्षर यांचीही अधिष्ठात्री देवता जी नित्य देवी तिला आदरपूर्वक वंदन असो तीच व्याख्या रूप असून व्याख्याची अधिष्ठात्री देवता आहे तिच्या वाचून अनंत कालाची संख्या मोजता येणार नाही म्हणून हे देवी कालसंख्येची गणना रूप अशा तुला माझा नित्य नमस्कार असो भ्रम आणि सिद्धांत ही दोन्हीही जिची स्वरूपे आहेत तिला माझा नमस्कार असो ती स्मृतिरूप ज्ञानशक्ती रूप बुद्धिशक्तीरूप अशी आहे तीच प्रतिभाशक्ती असून तीच कल्पनाशक्तीही आहे म्हणून तिला माझा नित्य नमस्कार असो सनतकुमारांनी ब्रह्मदेवाला ज्ञान विचारले असता ब्रह्मदेवाने सांगण्यास सुरुवात करताच तो मुक्याप्रमाणे आवाक झाला त्याला ते सिद्धांत करता येणार तेव्हा तो भगवानाकडे गेला सर्व वृत्तांत त्या भगवानाने ऐकला तेव्हा तो ईश्वर आत्मा असा श्रीकृष्ण म्हणाला हे प्रजापते तू त्या इष्टवाणीची स्तुती कर ते ऐकताच त्या, त्या ब्रम्हदेवाने परमात्म्याच्या आज्ञेने तिची स्तुती केली तिच्या प्रसादाने ब्रह्मदेवाने उत्तमोत्तम सिद्धांत केला त्याचवेळी पृथ्वीनेही त्या, त्या अनंताला ज्ञानाविषयी एक प्रश्न केला त्यावेळी सिद्धांत करण्यास असमर्थ होऊन तोही मुक्याप्रमाणेच झाला अखेर त्रस्त झालेल्या शेषाने कश्यपाच्या आज्ञेवरून सरस्वतीची स्तुती केली त्यानंतर तो भ्रमनाशक आणि निर्मल असा सिद्धांत केला व्यासांनी ज्यावेळी वाल्मिकीना पुराणे आणि सूत्रे विचारली तेव्हा तो ऋषीही मुक्क झाला पण त्या जगदंबेचे स्मरण करताच तिच्याच वरामुळे त्याने सत्वर सिद्धांत केला त्याने भ्रमांचा निराश करणारे शुद्ध उत्कृष्ट निवेदन केले ते ज्ञान म्हणजे जणू प्रत्यक्ष कृष्णकलेच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या व्यासांनी पुराणे आणि सूत्रे स्तवन केल्यावर शंभर वर्षेपर्यंत पुष्करामध्ये राहून त्या देवी शिवेचे ध्यान केले तिच्यापासून वरप्राप्ती झाल्यावर व्यास कवीश्रेष्ठ झाले त्यांनी वेदांचे विभाग केले पुराणे रचली ज्यावेळी महेंद्राने शंकराला तत्वज्ञान विचारले तेव्हा त्या देवीचे ध्यान करून प्रत्यक्ष त्या प्रभूने ज्ञान दिले महेंद्राने बृहस्पतीला शब्दशास्त्र विचारले पण पुष्करात हजारा वर्षे दिव्य ध्यान केल्यावर त्याने वर प्राप्त करून घेतला तेव्हा तो ज्ञान सागण्यास समर्थ झाला तसेच सामर्थ्य प्राप्त झाल्यावरच त्याने व्याकरण शास्त्र आणि त्याचा अर्थ देवराजाला सांगितला पुढे त्याने शिष्यांना अध्ययन सांगितले ज्या मुनी ते अध्ययन केले ते त्या देवीची पूर्णपणे स्तुती करण्यास प्रवृत्त झाले हे देवी मुनीश्रेष्ठ मनू मानव दैत्यश्रेष्ठ देव ब्राह्मण ब्रह्मदेव विष्णू महेश्वर यांनी त्या देवीची स्तुती केली आणि पूजाही केली प्रत्यक्ष सहस्त्रमुखी शेषही तिचे स्तवन करण्यास प्रवृत्त झाला पंचवक्र ही, ते स्तवन करण्यास प्रवृत्त झाले त्या ठिकाणी मी पावराने एका मुखाने त्या देवीचे स्तवन कसे करावे असे म्हणून तो याज्ञवल्क भक्तीने नम्र झाला तो अत्यंत विनयशील होऊन त्या देवीपुढे नतमस्तक झाला त्याने निराहार राहून त्या देवीला वारंवार नमस्कार केला तो एकसारखा रडू लागला अखेरती ती ज्योतिरूप महामाया त्याच्या दृष्टीच पडली ती याज्ञवल्क्यास म्हणाली तू सर्वोत्तम कवी होशील इतका आशीर्वाद देऊन ती वैकुंठ लोकी गेली याज्ञवल्क्याने केलेले देवीचे स्तोत्र जो नित्य पठण करील तो उत्तम कवी आणि बृहस्पतीप्रमाणे महावक्ता होईल महामूर्ख आणि दुर्बुद्धी पुरुषानेही एक वर्षभर जर या स्तोत्राचे पारायण केले तर तो पंडित होईल बुद्धिमान हो सर्वोत्कृष्ट काव्य करेल अध्याय पांचवा समाप्त